भारत कन्या कल्पना चावला मूळ लेखक पंकज किशोर अनुवाद डॉ कमलेश मेटकर वाचक विद्या पाटील प्रकरण बारावे पुरस्कार व स्मारक पुरस्कार कल्पनाला खालील मरणोत्तर पुरस्कारांनी गौरवण्यात आले नासा स्पेस फ्लाईट मेडल नासा डिस्टिंगविश सर्व्हिस मेडल डिफेन्स डिस्टिंगविश सर्व्हिस मेडल कॉंग्रेशनल स्पेस मेडल ऑफ ऑनर स्मारक पाच फेब्रुवारी दोन या रोजी भारत शासनाने हवामान अभ्यासाविषयीचे उपग्रहाची श्रंखला मेटसॅट चे नव्याने कल्पना असे नामकरण केले मेटसॅट ही उपग्रह श्रृंखला 12 सप्टेंबर 2002 दो रोजी सुरू करण्यात आली होती एस्टेरॉईट एक्कावन हजार आठशे सव्वीसला तिचे नाव लावण्यात आले कल्पनाच्या स्मृतीप्रित्यर्थ न्यूयॉर्क येथील जॅक्सन हाईस क्वीन्स येथील लिटिल इंडिया या भागातील चौऱ्याहत्तर स्ट्रीटला चौऱ्याहत्तर स्ट्रीट कल्पना मार्ग असे नाव देण्यात आले कल्पनाचा सन्मान म्हणून तिच्या शाळेचे नाव देखील तिच्या नावावरून ठाल स्टीव्ह मोर्सने कोलंबियाच्या या दुर्घटनेवर आधारित कॉन्टॅक्ट लॉस नावाचे गाणे तयार केले जे बनानास अल्बम मध्ये उपलब्ध आह अर्लिंग्टन येथील टेक्सास विद्यापीठ येथे कल्पनाच्या नावाने वसतीगृह दोन हजार मध्ये सुरु करण्यात आले ज्या नाव कल्पना चावला हॉल असे ठेव नासाने कल्पनाला सर्वोत्तम संगणक अर्पण कला अमरचित्रकथा या कॉमिक्सने कल्पना चावलाच्या जीवनावर आधारित लहान मुलांसाठी कॉमिक्स प्रकाशित कल फ्लोरिडाच्या एका टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची वसतीगृह कोलंबिया सुट्समध्ये प्रत्येक दालनाचा मृत अंतरावीरांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाव देण्यात आले त्यात कल्पनाच्या नावाचाही समावेश होता नासा मास एक्सप्लोरेशन रोवर मिशनकडून कोलंबियाच्या सात डोंगर शिखरांना अमर झालेल्या सात अंतरावीरांची नावे देण्यात आली त्यापैकी एक म्हणजे चावला हिल आहे ती मृत पावल्यानंतर तिची जनमानसात एखाद्या नायकाप्रमाणे छबी निर्माण झाली तरुणी व युवतींमध्ये ती एक आदर्श ठरली विशेषतः भारतात व तिच्या जन्मभूमी करणाले ते तरुण तरुणींसाठी तिची पाऊल वाट चोखळण्यास प्राप्त झाली